काम आहे लोक आपल्या कीर्तनाला प्रवचनाला म्हणायची मुलगा हो तो म्हणतो बरोबर आमची मुलं बाळ घरदार सण सुधी लिहायला नाही नेसायला नाही लाडू स्वयंपाक रोज व्हायचा ते सगळंच बंद नैवेद्य काही नाही <laughs> आणि ते गेला होते बरोबर आहे साधन करून ठेवले तुम्हाला पार बहिरमुख <laughs> होऊ नये मला कधीतरी जाणीव देण्याला एखादा दृष्टांत असावा म्हणून ही अवस्था दिवाने ठेवते किती एक दुसरा लागतो लागत असताना शिवतच नाही म्हणून शिवने ही वृत्ती झाली ही वृत्ती झाली बस इतकंय म्हणून तो शिवण्यामध्ये म्हणजे मधे त्याला कोरोना स्वतंतच्या रोपत आहे कुठे वृत्ती होण्या बंद करता येईल मध्ये टिकता येत नाही पुढे व्यक्ती न रोज आला आपण तेच रोपच आहेत त्याच नाव समाधी समाधी अजून काय वेगळं हाच आहे कि निर्विकल्प दोन वृत्तीचा मधला जो संधी काल आहे तो संधिकाल म्हणजे ब्रह्माचं खरं स्वरूप आहे ते आपल्याला त्यावेळी जाणीव नाही तिथे हां नित असेच मूळ स्वरूपाने विराजमान असलेले ते, ते, विराज ते निवृत्तीनाथ म्हणजे दोन वृत्तीच्या मधल्या संधी भागात ते राहतात आणि संधीचा अभ्यास करणं हा एक मोठा स्वतंत्र अभ्यास आहे माणसाला हे काय झालंय बहिरमुख वृत्तीमध्ये याद ऐकायचं उद्या बोलायचं ह्यापेक्षा जास्त माणसांची प्रवृत्ती आता राहिली या कानानं ऐकायचं तो तो ते तोंडानं बोलायचं ओकल्याशिवाय त्याला समाधान नाही हे त्याच्यापुढे जर तुम्हाला सांगतो आपण ऐकलं की बोललं असं वाटतं मांडणं काय गंमत आहे बघा न बोलता राहावं असं माणसाला अजून वाटत नाही त्याचं कारण असं की शक्यतो बहिरमुख त्या कुठल्या तरी शब्दात्रम आहे त्यावेळी या शब्दात्रम एवढा टाका ही जी आता स्थिती चाललेली आहे तो संधेचा अभ्यास करणारा हा बहिरमुखतेचा परिपूर्ण परित्याग करून केवळ वृत्तीचा अभ्यास करतो पहिली वृत्ती निघून गेली अजून दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही असल्या मधल्या संधीकालामध्ये जे चैतन्याचं स्पष्ट रूप आहे त्या रूपाला आपण प्राप्त झालं पाहिजे याचा अभ्यास कोणीही करायला तयार नाही कोणीही त्याचा विचार करीत नाही आणि स्वतः शंकराचार्यांचा आणि माऊलीचा ता भर त्याच्यावर आहे की तुम्ही वृत्तीचा अभ्यास करा वृत्तीचा अभ्यास करायला कोणी तयार नाही वाक्यवृत्ती हा जो ग्रंथ आहे हा वाक्यवृत्ती ग्रंथ अठरा श्लोकांचा आहे पण केवळ वृत्तीच्या अभ्यासासाठी तो त्यांनी लिहिला आणि त्याच्यावर हंसराजांची टीका आहे तीसुद्धा मोठी चिंतनी अशा स्वरूपाची आहे हंसराजांनी त्याच्यावर अतिव फारका याचा लिहिले त्याने वृत्तीचा खल करा म्हणून त्याचा शब्द वापरा वृत्तीचा खल करणे म्हणजे वृत्तीच्या संधीचा अभ्यास करणे वृत्तीच्या संधीचा अभ्यास करणाऱ्या माणसाला बहिर्मुखतेचा परित्याग करून इंद्रियांची वृत्तीची पावलं जी पुढे टाकायची ते पुढे टाकायचं बंद करून अंतर्मुख व्हायला पाहिजे त्याची पावलं आत टाकली पाहिजे इंद्रियाशी चोरून जेवी सयाशीच इंद्रियांची वृत्ती बहिरमुख झाली ती अंतर्मुख केली तरच ही गोष्ट संभवणे एरवी संभवणे माणूस अजून अंतर्मुख व्हायला तयार नाही अंतर्मुख झाला तरी अनात्माकार त्याची वृत्ती होते आत्माकार झाली तरी विशिष्टाकार होते विशिष्टात्म शुद्धाकार झाली ती तरी ब्रह्म अगोचर राहते ब्रह्मगोचर त्याची वृत्ती होतच नाही ब्रह्मगोचर वृत्ती ज्याची झालेली आहे अशा पुरुषांच्यासाठी हे बोलणं आले आहे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचा व्यक्तिगत उदय झालेला आहे आणि सर्वगत निर्माण त्या, त्या अवस्थेच चिंतन ते मागच्या माणसाची तिथे काय कथा बाबा तिथे कसं साप सापडणार आणि त्यांच्या काही अभंग आहे त्यांच्या काही नाही म्हणून म्हणत वंचकबुद्धीचे लोक आहेत ते असं समजतील काय निवृत्ती नाथ त्याला काय ज्ञानेश्वर महाराज चरण केले आहेत काय मोठं आश्चर्यच आहे हे काहीतरी ढोंग बाजीच आहे ह्याच्यात काही विशेष महत्व नाही असं वाटेल पण मौलीने जे वर्णन केले हे वर्णन खरोखरी अतिशय महत्वाचं आहे निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरो निवृत्तीची राणीव निवृत्तीची दुसरा शब्द नाही वापरला तिथे त्यांना ठेव किती बारकाव्याने त्याचं चिंतन केले ते बघा आणि त्यांचं पारमार्थिक लक्षण पारमार्थिक स्वरूप त्यांनी तिथे प्रतिपादन केलेलं आहे व्यावहारिक स्वरूपाचा तिथे लेश नाही आणि त्या पुरुषाचं हे वर्णन चाललं असल्या कारणाने त्या दशेचं हे वर्णन चाललं असल्या आपल्याला जरी तिथे पोचाल नाही निदान हे संस्कार तरी बरोबर घेऊ नका एवढं मला आपल्याला सांग हे संस्कार घेऊन जर तुम्ही ऐकायला बसला ना तर तुम्हाला हे समणार नाही आपल्या प्रपंचात काहीकडे आधारित आहेत विष्णूच काम आहे सत्वगुणी असल्या कारणाने त्या सत्व उपाधी मध्ये हा उपदेशही करावा लागतो त्याला सत्वगुणित असल्या कारणाने कार्य असच तोपर्यंत यायला पाहिजे कार्य असच तोपर्यंत यायला पाहिजे हे जितकं खरंय तितक कार्य संपल्यावर राहायचं नाही हे पण करायच म्हणून आपलं स्वतःचा अवतार कार्य म्हणून सत्वगुणात येऊन हे ग्रंथ लिहून आपल्याला यथार्थ मार्गदर्शन केलं तेव्हा अत्यंत कळवळ्याने आपल्याला हा त्यांनी उपदेश केलेला आहे सत्वगुणामध्येही निर्माण झालेली करुणा आहे सत्व उपाधीने युक्त असलेले ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानेश्वर महाराज त्यांनाच निवृत्तीनाथांचं वैभव समजलं त्यांनी हे प्रतिपादन केलं ही वैभवाची स्थिती ज्याला निधान आता तुम्हाला ऐकून समजले ना जवदे आत्ता झालं आत्तापर्यंत सगळं रामायण ह्याच्यापुढे महाभारत होऊ नये असं जर खरं मनापासून वाटत असेल बेंबीच्या देठापासून कंठापासून ओठापासून नको बेंबीच्या देठापासून आपल्याला असं वाटत असेल की आत्तापर्यंत झालं हे रामायण ठीक ठीक आहे आता यापुढे मी प्रपंचा महाभारत घडून येणार नाही असं जर मनापासून वाटत असेल तर याची इच्छा आता तरी निर्माण करा की तेव्हा आम्हाला खरोखर निवृत्ती नाच या वैभवाला प्राप्त व्हायचं आहे आम्हाला वृत्तीमध्ये राहायचं नाही वृत्तीच्या संधीकाळात आम्हाला वाटवायचं आहे संधीकाळात असलेल्या तुझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे अशी जर मनात वृत्ती असेल तर या ग्रंथाचं व चिंतनाचं काम होईल किंवा उपयोग होईल यापेक्षा जर काही आपल्याला इच्छा असेल त्याचं हे दुकान नाही त्याचं हे ठिकाण नाही येऊ नये त्याच्याबद्दल यानही खेद वाटायचं काही कारण वाटणार नाही तुम्ही करा साधनाचं अनुष्ठान तुम्हाला आम्ही नको थोडंच म्हटलंय त्याच्याबद्दल कर्म करा निष्काम उपासना करा कधीतरी तुम्ही आलच शेवटी व्यासमुनिना त्याचही समाधान आहे त्याच्यातही त्यांना काही दुःख होणार नाही ते म्हणतात हा आता हरिद्वारला आलाय ठीक आहे हा हा जोशी मठाला आलाय बरं ठीक आहे हा हनुमान चट्टीला आहे चांगली गोष्ट आहे हा आलाय आता बद्रीनारायणाला आला आनंदाची गोष्ट आहे त्यांना वर्ण दिसतंय सगळं ते विमानात फिरत असल्या कारणाने बद्रीनारायण त्यांना त्यावेळी दिसतोय आणि हरिद्वारे त्यांना दिसत दोन्हीकडचं त्यांना दिसत असल्यामुळे त्यांना समाधान आहे तुमचं समाधान व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही आपला अधिकार जाणून घेऊन आपण कुठे उभे आहोत हे ध्यानात ठेवा अधिकाराच्या मनानं उभं राहा जर अधिकार कुठे उभे राहिला असला तर लक्षात ठेवाय का ही आपली जागा नाही आपली जागा की आहे किंवा इथनं उठून तिथे बसायचं तेवढं त्याचं काही असा नाही यातनं निघून त्यात बसायचं आता तर आपल्याला समजलंय ना की यामध्ये तुम्हाला ज्या सुखाची इच्छा आहे भोगजन्य सुखाची उपाधीजन्य सुखाची सु इच्छा आहे ना मग त्याचं हे काम चाललं उपाधी विवर्जित असं जे सुख आहे सुखरूप जी दशा आहे का सुखरूप स्थितीचं हे वर्णन चाललंय या स्थितीला पावलेल्या महात्म्याने तो देवो होय शब्दाचा चमत्कारो खरोखरी असा की येतो ठाऊ नपवता दयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांचा हा चमत्कार तुमच्या शब्दाचा तो विषय त्यांच्या शब्दाचा मात्र तो विषय होतो तो एवढ्यासाठीच की तोच स्वतः फास बोलतो आहे म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न असल्याकारणाने त्यानेच हे बोललं असल्याकारणाने आपण बोलायचं आहे नाहीतर आपली बुद्धी कोणाचीही तिथे चालणार नाही शब्द तिथे चालणार नाही हे त्यातलं मूळ वर्म आहे त्याने हे शब्द काल सांगितल्याप्रमाणे असदाधिकांची व्यावृत्ती करून आपण स्वतः निवृत्त होणार आहे सत असदत्वे गेल चित अचिदत्वे सुख असुखाबरोबर गेले आणि मूळ उर्वरित राहिले ते सुखरूप ब्रह्म हे जिथे भोग्य भोगत कोणतीही त्रिपुटी नाही इतकंच नवी त्रिपुटी ज्याच्या आधारावर वावरते वृत्ती व आज्ञान याहून विवर्जित स्थिती असल्या कारणाने स्वयंप्रकाश ब्रह्मस्थिती हेच अंतिम स्थितीचं स्वरूप आहे हे श्रीगुरु निवृत्तीनाथांचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त होण्याची जास्त इच्छा असेल आजवर नसली तर आकार निर्माण होत असेल तर त्याच्यासाठी हे आहे असं कायम तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे पुन्हा विसंगती होणार ह्यात विसंगती नाहीच आहे विसंगती आहे ते आपल्या डोक्यात हे आपण काढून टाकायचं हे सुसंगत आहे त्यानंतर सुसंगत आहे माऊलीचं जीवन सुसंगत आहे त्याने आपल्याला वर्तवून जे दावल दावलेलं आहे तेही अतिशय सुसंगत आहे त्यात विसंगती कुठेच नाही आता पाहणाऱ्याची विसंगती असेल त्याच्या डोक्यात विसंगते ते त्यांनी काढून टाकायचं विसंगती सुसंगत आहे हे काय हे अधिक शब्दाच्या अध्ययनाचा हा परिणाम आहे बरं का डोकं वागत चालतं म्हणजे हे असं चाललं आहे की विसंगतीच हे आमची सुसंगत आहे मग चांगली गोष्ट आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही ते एक प्रकारे भूषण है तुझ्या दृष्टीने बरोबर आहे तुझ्या दृष्टीने ही अव्यवस्था असेल तास होते आमची तीच व्यवस्था आहे आमची तुमचंही तसं म्हणणं असलं की आमची अव्यवस्था ही सुद्धा व्यवस्थाच आहे तुम्ही पण आपल्या महिमेत राहा आमचं काय म्हणणंच आहेत ना विषयी जी अव्यवस्था आहे आपल्या दृष्टीने ती त्यांच्या दृष्टीने व्यवस्थाच आहे <laughs> मग ते निश्चित भ्रमी नांदच आहे त्या निश्चित भ्रमात नाणणाऱ्या ना लोकांना कधी संधी निर्माण झाल्या आमची म्हणजे तुमची पण आम्हाला अव्यवस्था वाटते आमची अव्यवस्था तुझ्या दृष्टीने असली तर ती आमची व्यवस्था आमच्या दृष्टीने जर तुझी अव्यवस्था असली ती तुझी जर व्यवस्था ठरत असली तर आमची त्याला तक्रार तुम्हाला त्याच्या पुढचं सांगून ठेवतो एक तात्या नेहमी म्हणत असत वैधर्म जन्यज्ञानाला जन्यज्ञानाला उपमिती म्हणावी याच्याकरता तात्या म्हणत असत की जी जी गोष्ट परमार्थामध्ये घोषणास्पद आहे ती ती गोष्ट व्यवहारामध्ये दोषणास्पद आहे आणि व्यवहारामध्ये जी गोष्ट दूषणास्पद आहे ती गोष्ट परमार्थात घोषणास्पद आहे हे तुम्ही कायम घ्याना ठेवा कशावरून तुम्ही सांगता एक दोन चार घडलेल्या गोष्टी सांगतो म्हणजे आपल्याकडे की पती मरणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट बाईच्या जीवनात बाईच्या जीवनामध्ये ही गोष्ट अतिशय वाईट ताईंचे पती वयाच्या बाराव्या वर्षीवर म्हणजे लग्न झालं आणि पतीवर दादांचे उद्गार काय तेवढे त्यांचे उद्गार आहेत बाबा माझा तो अधिकार नाही आहे तुम्ही म्हणाल असं तुम्ही कसं बोलला दादांच्या वाणीतली अक्षरं जशीच्या तशी उच्चारतो आहे हे पती मेला ना चांगली गोष्ट आता तू परमार्थाला मोकळी झालीस हे काय उद्गार आहेत आपल्याला काय सुचवत आहेत की प्रपंचामध्ये कोण असा मुलीचा बाप आहे की जो असं बोले त्याच कारण आहे प्रपंचा मध्ये जी विसंगती निर्माण झाली ही परमार्थाला सुसंगी आहे त्याचा विचारच करू नको स्वतः परमार्थ कर त्याच्या पुढचा आपल्याला मी विचारून विचारतो की दादा असं म्हणत असत मी इतर पामर रडतात त्याप्रमाणे रडण्याने काही घडणार आहे का गेलेला पती परत येणार आहे का त्यात काही सुसंगती पुन्हा निर्माण होणार आहे का मग रडण्याने का उपयोग आहे म्हणजे तो रडतोय का रडण्याला पुन्हा साफ करण्या <laughs> उपयोग आहे त्याच्यामध्ये काहीच उपयोग नाही म्हणजे विचाराने त्याच्यात उपयोग नाही आणि त्यातली जरी व्यवहारात ही दूषणास्पद गोष्ट असली तरी परमार्थात ही भूषणास्पद आहे मनुष्याला कोणी नसलं म्हणजे लोक त्याच्याविषयी खेळ करतात अरे अरे अरे हो नाही नाही हो याला काही या फार परमार्थातला जर माणूस असेल कोणी नाही ना तुला वा छान आनंदाची गोष्ट होतो आता परमार्थ करून कोणाचा तुला अडसर नाही काय गम्मत आहे ते बघ तुकाराम महाराजांना पत्नी मिळाली त्याचं वर्णन आम्ही करीत नाही महाराजांनी वर्णन केलं आपल्याला त्यांच्या त्या था शब्दांचं इतकं वंदनी येतो आहे अरे मी कोण सामान्य कश्चित देवाला त्यांनी काही परखड शब्दात सुनावले तर देव सुद्धा म्हणतो की जिजाऊ माता मला सुनावतात तेव्हा माझे माझं ऐकणं काम देव म्हणतो त्यांना ठेवा जिजाऊ मातेच्या पायात ताटा मोडल्या तर शिव्या देणाऱ्या परखड बोलणाऱ्या त्या जिजाऊ मातेच्या पायातला ताटा काढायला देव होते त्या देवाला सुनावणाऱ्या ह्या जिजाऊ माता <coughs> तोंडाने असं स्पष्ट बोलत असतो महाराजांनी बघताना कसं बघितलंय महाराज म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा बरीही दुर्दशा जनामा जगामध्ये अपमान होतोय ना चांगली गोष्ट आहे दुर्दशा आहे ना आनंद आहे कर्कश आहे ना चांगली गोष्ट आहे म्हणजे कुठे मन गुंतला नकता बघण्याची दृष्टी आहे ती बघा साधू पुरुषाची मग जे तुम्ही दूषण समजता ते परमार्थात भोषण आहे परमार्थात जे आपण भूषण समजतोय ते उभालेच प्रपंचामध्ये ते लोक भूषण समजतात आपण आता इथे निर्व्यसन असण समजतो चांगलं समजतो कधी की माणसाला व्यसन असून साधी गोष्ट आहे की तंबाखूने विडीने तपकीरने काही नाही तंबाखूचा कुठलाही प्रकार नाही अगदी स्वच्छ बोलायचं असा एखादा माणूस म्हणजे मी आमची काही स्नेही मंडळी त्यांच्याजवळ तंबाखू विडी काहीतरी ह्याला उपाधी असते त्याला भेटल्यावर म्हणतात काय महाराज म्हणजे तंबाखू काढा ता म्हणलं नाही ते, ते, ते पहिलं उत्तर त्यांचं आम्हाला असं आहे की तुमच्या नशिबात अशी बात नाही दुरदैव तुमचं त्याला आम्ही काय करायचं एक दुसरं काय उत्तर मिळतं दुसरं असं उत्तर मिळतं तंबाखू नाही विडी नाही तुमच्या तुम माणसाने यायचं कशाला हो माणूसजवळ यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर काहीतरी माणसाजवळ व्यसन पाहिजे व्यसन नसेल तर माणूस जवळ तुमच्या येणार नाही मग काय तुम्ही पोथ्यान कीर्तन करून मिळवलं माणूस माणसाजवळ येण्या इतपत जर तुमच्याजवळ योग्यता तुम नसेल म्हणजे माणूस माणसाजवळ येण्याची योग्यता म्हणजे व्यसनी असणं हे त्याच्या मतानं पण परमार्थामध्ये मात्र ते साधक दशेमध्ये अतिशय भूषणास्पद गोष्ट आहेत गोष्ट अशी आहे की कीर्तनामध्ये कि लोक सगळे निघून गेले मग ते निघून गेल्यानंतर हनुमंतरा होते ते तुकाराम महाराजांनी सांगितलं हनुमंतरा तुम्ही तरी कशाला बसताय म्हणले तुम्ही झोपा काय हरकत नाही म्हणले तुम्हालाही झोपायला परावते ते म्हणले झोपून गोय पण मी बसतो ती एक माणूस तिथे राहिला ते गोंगडीवाला yeah. तो विचार करीत होता सगळी निघून गेली म्हणले ना माझं कर्म म्हणले पायाखाली <laughs> तो म्हणतो माझं कर्मच्याय म्हणजे तुझं कर्म काय गुंतले माझी गोंगडी तुकाराम महाराजांच्या पायाखाली आहे त्याच्यावर पाया महाराज उभं राहून कीर्तन करतायत yeah. तुकाराम महाराजांना असं वाटलं बा कशी दृष्टी बदलते ते लक्षात ठेवा तो म्हणत होता माझी गोंगडी आढळतली मला घालता येत नाही सगळे लोक निघून गेले तुकाराम महाराज आपल्या स्वतःमध्ये मग्न होऊन नामसंकीर्तन करीत होते ल, न, न, का ब्रह्मानंदी लागली काळी कोण देहा ते सांभाळे अशा अवस्थेमध्ये महाराज पावले होते स्वतःसाठी त्यांचं आता कीर्तन चाललं होतं लोकांसाठी त्यांचं आता कीर्तन राहिलं नव्हतं देवासाठी त्यांचं कीर्तन चाललेलं होतं आता लोकासाठी त्यांचं कीर्तन राहिलं नव्हतं अशा अवस्थेत पावलेले तुकाराम महाराज अतिशय मग्न झाले त्यांना असं वाटलं माझं कीर्तन एक त्या हनुमंतरायाला आवडलं आणि हे कीर्तन या माणसाला आवडले आवडलेली तेव्हा आनंद आहे म्हणाले मनात उड्या मारायला लागले ते विचारताच होईनी अशा उड्या मारायला लागले लक्षात ठेवा पाऊल खेळायला जर संपलं तू पाऊल खेळून तुकाराला मनात अशा दोन्ही पायांनी एकदम उड्या मारायला लागले त्या घोंगडेवाल्याच लक्षात आले की ही संधी एक वृत्ती निर्माण होऊन दुसरी वृत्ती निर्माण होण्याच्या आत जस ब्रह्मस्पष्ट असत त्याप्रमाणे आणि तुकाराम आता वर गेल आता खाली येण्याच्या आत डुंगडी त्यांनी ओढून घेतली तो निघून गेला होता शिल्लक राहिलं नाही एकटे हनुमंतराय आणि स्वतः तुकाराम महाराज दोघे तिथे राहिले आणि त्यांचं कीर्तन असं उत्तम रंगामध्ये रंगलं आशा अवस्थेला पावलेले हे म्हणतात हे भूषण आहे हो आणि राहिला दे ना आनंद आहे कीर्तनाला ही गोष्ट फार चांगली कीर्तन आपल्यासाठी ज्या दिवशी करा त्या दिवशी तुमच्या कीर्तनाला कोणी राहणार नाही असं तुम्ही लोकांसाठी कीर्तन करताय चार लोक जमणार लोक म्हणतात बरं आहे बुवा करमणूक चांगले आहे दृष्टांत बरे देतात वाणी बरी आहे पाहिजे लगेच होण्यासारखे आता जे वर्णन चाललंय ते त्यातच चाललेलं नाही <laughs> सामान्य लोक सामान्य लोक जे विजयी पामार आहेत त्यांची परमार्थात प्रवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर रंजकथेने काही कथा सांगितल्या पाहिजे कीर्तन करायला स्वर असला पाहिजे कीर्तन कराला, कराला वाणी चांगली असली पाहिजे त्याशिवाय लोक आकर्षित होणार नाहीत विजयी पामारांचं मन त्याच्यामध्ये रमणार नाही ही गोष्ट जरी खरी असली त्या लोकांच्यासाठी जरी या अशा लोकांची गरज असली तरी सुद्धा एक उच्च कोटीची अवस्था अशी आहे की ज्या कोटीमध्ये जा हम ना तुम दफकर गम हो तिथे नाही अशी एक दशा आहे त्या दशेला जर तुम्ही प्राप्त झाला तरी हे काही बाकीचं शिल्लक राहणार नाही त्या दशेचा जो अधिकारी आहे ज्याने हे सगळं पूर्वी केलेला आहे त्यांचा पूर्वाधिकार सिद्ध आहे अशा पुरुषांच्यासाठी हा ग्रंथ असल्यामुळं तिथे भोग निरपेक्ष अद्वय ब्रह्मस्थितीचं वर्णन व्हावं हे उचित आहे अजून आपल्या मनात जर अशी शंका येत असेल की ही जर भोग्य भोगृत्व प्रांती विवर्जित अनुभवती स्वरूपता जर ही असेल तिथे जर आम्हाला आमच्या या मुलाबाळांच्या सारखा जर आनंद मिळत नसेल तर याचं करून काय करायचं असं जर वाटत असेल खरोखरी अशा माणसाला हे घेऊन काही करायचं नाही याच्या सगळं उत्तर आहे आपण खरं बोलता कारण आम्ही शब्द प्रमाण मानतो आपल्याला जर खरोखरी याची आणि उपयुक्तता होत नसेल तर आमचाही आपल्याला आग्रह नाही कारण तुम्हाला <laughs> तुम्ही खरं बोलता तुम्हालाच उठून तरी काय करायचं तुम्ही खरं बोलता शब्द प्रमाण आम्ही मानतो कशी गंमत तुम्ही बोलता ते खरं बोलता आणि आम्ही शब्दप्रमाण मानतो त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला खरोखरी जर याचा उपयोग होत नसेल तर त्याच्यासाठी हा ग्रंथ लिहिला नाही आपण खरोखरी ह्याच्याऐवजी प्रेमळ कथा लिहिलेल्या पुष्कळ आहेत की ज्या वाचताना माणसाला पानही पुन्हा बंद करावं वाटत नाही असलेली झोपही उडून जाते माणसाची आणि पुस्तक संपतोपर्यंत माणसं वाचतात असतात काल्पनिक पण प्रेमळ कथा असतात ते आपण अवश्य वाचतो आमचं काही पण ही वस्तुस्थिती आहे म्हणजे मूळ लक्षात ठेवायचं की अत्यंत अंतरंग मोक्ष लिहिले महाराजांनी की बाबा रे द्वैतनिरपेक्ष जिथे जाणीव नाही जाणीवेला साधन असणारी वृत्ती नाही जिथे सुख आणि ब्रह्म यांची वेगळीच नाही सुख म्हणजेच ब्रह्म सत्ता म्हणजेच सुख आणि सत्ता सुख म्हणजेच प्रकाश त्याच्या सिद्धीला आणण्याची होण्याची आवश्यकता नाही त्या आपल्या अंगाने स्वयंसिद्ध आहे स्वयंभू आहे स्वयं सत्ता स्वरूप आहे स्वयंचित स्वरूप आहे आणि स्वयं आनंद स्वरूप आहे आणि स्वयं अद्वय आहे अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त मनुष्य होईल तर त्या ठिकाणी द्वैताचा अत्यंत अभाव असल्यामुळे सुख आणि अनुभूती ह्यात असणारी जी द्वैतभावाची भीत आहे ती तिथे पडलेली असते संपलेली असते तेव्हा या ब्रह्माचं सुखरूप आविष्कृत झाले असतं जेव्हा कोणी नसतं ते, ते, ते, ते, ते एकटा एकम एव अद्वितीयम हीच मुख्य स्थिती आहे आणि या स्थितीचं वर्णन माता तिथे प्रतिपादन करतात बाकीचा विषय आपण आता द्यावा <coughs> <coughs> कुंडली कर्दाहरी विठ्ठल श्री ज्ञान हरी विठ्ठल मग डंकूची तई भरे कोण कोणा मुख्य गोष्ट अशी आहे की परमात्मा सुखरूप असताना तिथे सुखाची जाणीव ही कशी होणार सुखाची जाणीव होण्यासाठी सुखाचा भोगता कुणीतरी त्याहून वेगळा असण्याची गरज आहे आणि तो वेगळा असेल तरच त्याला सुखाची जाणीव होईल किंवा सुखाची अनुभूती येथे सुख आणि अनुभूती यासाठी लागणारं जे द्वैत ते रतिमातलं नसल्यामुळे ही गोष्ट संभवणार नाही ब्रह्म आणि त्या ब्रह्म सुखाला जाणणारा असा जर विचार केला तर ब्रह्म आणि सुख यांच्यामध्ये वेगळी तुम्हाला मानावी लागणार आहे ती वेगळी तुम्हाला मानावी लागली म्हणजे त्याचं अद्वयस्वरूप जे प्रतिपादन केले आहे राहणार नाही ब्रह्माला अद्वैय म्हणायचं आणि अद्वय म्हणून त्याच्यामध्ये सुख व ब्रह्म वेगळं करायचं याचा अर्थ त्या अद्वय शब्दाचा आपण अपमान केल्यासारखा किंवा म्हणून अद्वै शब्दाचा अतिशय घोर अतिघोर अपमान आहे अद्वैय शब्दाचा जर पूर्ण मान वा त्याचा अर्थ वा त्याच्या नीट लक्षात घ्यायची असेल तर ब्रह्म म्हणजेच सुख व सुख म्हणजेच ब्रह्म हा स्वतः असल्यामुळे त्याच्यामध्ये असा जाणे वेगळा संभव नाही सुखरूपता आहे पण सुखाची जाणीव नाही त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काही दृष्टांत देतात देवी अंगात अवतरते पण तो डंका वाजलात तर केवळच डंका असेल तर कोण कोणामध्ये का अवतरणार कोण कोणाला दंश करणार व घुमणार तरी कोण अशी तिथे अडचण निर्माण होते वाच <laughs> तैसे नाही नाहीतरी वेगळा असेल तर अनायासाने त्याला सुखाचे अनुभव देईल भोग्य भोक्तृत्व स्थिती तिथे निर्माण होईल पण ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भोग्य भोक्तृत्वाचा संभव नाही त्याचा तिथे अत्यंत अभाव आहे तिथे स्वतः सुखस्वरूप असल्यामुळे त्या सुखाची पुन्हा अनुभवती नाही सुख व अनुभूती असं द्वैत त्या ठिकाणी नाही या द्वैताचा पूर्ण अभाव आहे कारण सुख आणि सुखानुभूती सुखा या बोलण्यानेच असं सिद्ध होतं की भोग्य आणि भोगता हे दोन असतील तरच ही गोष्ट होईल हे दोन असतील तर ही गोष्ट होणार नाही ब्रह्मालाच जाणीव होईल असं कोणी म्हणेल तर ब्रह्मालाच सुखाची जाणीव होणं म्हणणं म्हणजेच सुख व ब्रह्म वेगळं मानल्यासारखं <laughs> ब्रह्म म्हणजेच सुख आहे ब्रह्माला सुखाची जाणीव नाही आहे त्याला प्रत्ये लावायचं नाही ते ला प्रातिपदिक स्वरूपानं आपले अंगाने आहे तसंच ते बरोबर आहे तेव्हा त्या ठिकाणी जर कोणी असं म्हणेल तर त्या गोष्टी दोन मानल्यासारखे होतील ब्रह्मस्वत खास वारीच सुख असल्याकारणाने सुखात सुखाची जाणीव संभवेल कशी तर सुखात सुखाची जाणीव संभवणार नाही कारण ब्रह्मस्वत सुखस्वरूप आहे त्याच कारण असं आहे की अज्ञ लोकांच्या दृष्टीने अज्ञानकृत परब्रह्माच्या ठिकाणी विषयता मानलेली पहिल्या आणि अज्ञानकृत ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञेयत्व मानून आवरण निवृत्त्यर्थ त्याला जाणून घ्या एवढा त्याचा अर्थ आहे तुम्ही जाणून घ्या या शब्दामध्ये एवढा अर्थ आहे कि अज्ञीवांची त्यांच्या प्रतीत असलेली ही जी द्वैत जगस्थिती त्या जगतस्थितीला पाहून त्या ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान सापेक्षा कल्पून त्या अज्ञानाच्या आवरणाच्या निवृत्तीसाठी हे सांगितले जाणून घ्या जाणून घ्या म्हणजे त्याचं विषयक आवरण निवृत्त करा त्याची प्राप्ती करून घ्या असा होत नाही त्याचं कारण नित्य प्राप्त आहे नित्यप्राप्ताची पुन्हा काय प्राप्ती करून का घेणार नाही पण आज्ञाजीवानी मानलेलं कल्पिलेलं मानलेला या शब्दाचा अर्थ त्यातसुद्धा दादाने असं लिहिलं आहे की मिथ्या रूपाने भासणाऱ्या जगताच्या प्रतितीच्या संगतीसाठी श्रुतीला असं सांगाव लागलं हा श्रुतीचा मुख्य हेतू आहे असं दादाने तिथे स्वच्छ लिहिलं म्हणून श्रुतीला जगताकडे पाहून दया निर्माण झाली परमेश्वराला दया निर्माण झाली आणि त्या दयेच्या पोटी त्यांनी हे प्रतिपादन केलेलं आहे ब्रह्मदृष्टीने त्यालाही ही गोष्ट मान्य आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही अज्ञानकृत विषयता नाही व तत्सापेक्ष ज्ञानकृत विषयता ही तिथे संभवत नाही अज्ञान <laughs> ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केलेली एक कल्पना आहे आणि ती अज्ञायजीवांच्या दृष्टीने प्रतीत होणारं जे जगत त्याची नीट संगती लागावी संगती तर काय कोणी कशीही लावू शकतो विडी वाकडी कशी तरी संगती लावता येते पण ती संगती नीट लागली पाहिजे म्हणजे प्रतिती जीवांची आहे ती पण बरोबर जुळली पाहिजे अद्वै ब्रह्म ते बिघडलं पाहिजे आणि असा जीव क्रमाक्रमाने आत्मस्वरूपापर्यंत पुन्हा गेला पाहिजे म्हणजे अद्वैय सिद्धांत पुन्हा पटला पाहिजे नीट संगती या शब्दामध्ये एवढे अर्थ गुंतवलेली आहे अज्ञ जीवांची प्रतिती त्याची संगती अद्वैय ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती होता कामाने आणि या दोन गोष्टी सांभाळून जो जीव ज्या दशेत ज्या अवस्थेत ज्या पायरीवर असेल त्या पायरीपासून तो पुन्हा आत्मस्वरूपापर्यंत जाऊन या बोधावर तो आला पाहिजे शेवटी की एकमेवा द्वितीयम ब्रह्म या बोधावर तो पण आरोढ झाला पाहिजे या एवढ्या गोष्टी ज्याच्यामध्ये जुळत असतील त्यासाठी हे सगळं बोलणं शिष्य प्रबोधार्थम शिष्याला प्रबोधन करण्यासाठी शिष्याचं प्रबोधन व्हावं व्यवहारसंगती लागावी अद्वय ब्रह्मामध्ये कुठेही इतकिंचित बिघाड होऊ नये अदोवयचं सिद्धांत तर कायम राहायला पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी दक्षतेने दक्षतेने या शब्दाचा अर्थ कुठेही चुकूनसुद्धा दुर्लक्ष होणार नाही सोयीस्करित्या दुर्लक्ष तर करायचं नाही पण चुकूनसुद्धा दुर्लक्ष होणार नाही एवढी दक्षता ठेवून जे बोलणं त्याला नीट संगती म्हणे ती नीट संगती लावण्यासाठी श्रुतीने तू त्या ब्रह्माला जाणून घे तुझं जा ते कर्तव्य आहे तद्विधी ज्ञास त्याला तद् ब्रह्म ते आहे त्याला तू जाणून घे असा उपदेश केलेला आहे श्रुती हिताप्रमाणे अज्ञानाच्या अतिशय उत्कृष्ट दर्पणाचा दृष्टांत आपण अनेक वारा ऐकलेल्या तोच दृष्टांत तिथे महाराज देतात पण देण्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते बघा मुखावलोकनाच्या इच्छेने मनुष्याला आपल्या मुखाचा अवलोकन करावं असं फार फार वाटत असतं त्याचं कारण अतिहास असते आईने थोडक्यात उत्तर त्यातही आहे अरे उभं आडवं काहीतरी लावायचं म्हणजे गंध किंवा स्त्रियाने कुंकू मी अशा स्त्रिया पाहिलेल्या डोळ्याने आजही बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की ज्या आरसा न पाहता कुंकू बरोबर लावू शकतात त्यांना मी फार आरसान एखादा इंजिनियर आणून माझ्या कपाळाचं माप काढ अगदी मध्यभागात ते आलं पाहिजे अगदी इतक्या जाडीचे काय त्या कंपास पिटीचं असं का आहे ने कंपास पिटी जर चुकली असेल तर त्या बाईच्या कुंकवावरनं दुरुस्त करून घ्यावी <laughs> बरं का त्या बाईच्या कुंकवावरनं दुरुस्त करून घ्यावी इतक्या नीटसपणाने कुंकू लावणाऱ्या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत आजही अशा माता आहेत आता मी त्याच नायला जास्त उल्लेख करू शकत नाही पण आहे कशावरती बघा बरोबर एकाच समस्या एकाच समस्या बरोबर बरोबर एखादी मासे जर बसली तर ती मक्षिका कुठे बसले अमक्या ठिकाणी बसले नेमकं सांगता येत आणि त्याच्या मक्षिका एक स्वभिन पदार्थ आहे आणि त्याच ठिकाण दुसऱ्या माणसाला दाखवता माशी कि माझे बसले तिथे आतला म्हणून पण जर आपल्या शरीराला कुठे कंडू सुटला असला तर ते खाजवण्यासाठी त्यात ना बारकावाय त्या, त्या तो दुसऱ्याला काही कळत नाही तो खाजवतो कुठे स्पर्शाने समजत असेल तर हीच गोट गोष्ट त्या स्त्रीला कुंकू लावायचं समजत असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे आणि त्यात पुन्हा वार्तावा सांगतो प्रापंचिक माणसाने कुंकू लावण्यासाठीच जर असा पाहिला तर तो महा मु प्रापंचिक माणसाला आरसा बघूनच बाहेर पडावं त्याच हो। कारण त्याच एकंदर प्रापंचिक जीवन लक्षात घेऊन हे बोलणं बाकी आपल्याला आज शिरायचं नाही ते शिरणं आपलं काम नाही पण मुखावलोकनाविषयीची आसक्ती म्हणून ज्याला म्हणतात ती गोष्ट निराळीच आहे आपल्या कारण कुंकवासाठी आरशामध्ये मुखावलोकन करणारी स्त्री व गंध लावण्यासाठी मुखावलोकन करणारा पुरुष तो गंध लावण्याच्या मर्यादेपुरता त्याचा वापर करतो अधिक त्याच्यामध्ये तो चिकटून राहत नाही पण आपण अशी माणसं पाहिलेली आहे दिसतात की तासन तास आरशामध्ये बघतात काय तास नाही दहा तास जरी पाहिलं तरी मुख बदलणार आहे का बदलतात नाही पण प्रतिबिंबामध्ये स्वमुखापेक्षा बिंबापेक्षा आकर्षण भारी असल्याकारणाने त्या आकर्षणाला मनुष्य चिकडतो आणि स्वभिन्न करून बघण्याची माणसाला सवय लागते स्वभिन आरशात मुख पाहिल्यानंतर बरं वाटायचं त्याशिवाय त्याला बरं वाटायचं नाही निदान मी इतकंही समजू शकतो की आपलं मुख आपल्या आरशामध्ये पाहणं त्यामुळे हर्षित होणं हे आपण थोडंसं समजू शकतो पण नको त्याचा फोटो समोर ठेवून त्याला बघत काम करायचं सुचणं म्हणजे किती विशेष आहे काय ते किती खालच्या अवस्थेला तुम्ही पोचले आत्ता हे टेबलावर काम करणारे तुम्ही जो बघा त्यांच्या टेबलावर त्यांच्या पाकिटात फोटो असतात ते पाकिट असं उत्कृष्टी आमचं ते घड्याळ कसं असं लावून ठेवता येतं ते ठेवून काम चाललं असतं विचारलं हे फोटो काय करायचं तू काम करतोय ना तुमचं त्या फोटोकडं बघितल्याशिवाय कामच सुचत नाही काय करायचं सांगा <laughs> मग किती खालच्या अवस्थेला माणसं गेल्या तेव्हा मुख जर दर्पणामध्ये मुखावलोकन करण्याची तीव्र जिज्ञा असा माणसाच्या चित्ता अनेक कारणाने असते काही गरजेने निर्माण होते तर घरी आसक्तीने निर्माण होतो आणि तू त्या आरसा समोर ठेवून आपलं मुख पाहत असतो ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला मूर्ख म्हटलेला आहे अनेक वेळा आपण ऐकलेला आहे आपण जी करुनी दुसरे दर्पणाचे आधारे मुख पाहती गवारे तैसे नको दर्पणाचं साह्य घेऊन लोक पाहतात पण तसं तू पाहू नकोस तेव्हा त्याच्या दृष्टीने ज्यावेळी मनुष्य आरसा पाहतो त्यावेळी मुख मुखावर बिंब भाव आणि त्या सापेक्षा आरशामध्ये दिसणार प्रतिबिंब पण आरसा बाजूला सारला आरसा बाजूला कुठे नेला आपण बाजूला सरकलो काही त्यातलं समजा तर मुखाच्या ठिकाणी अपरोक्षत्व आप आरशाने आपल्याला आपल्या मुखाचं प्रत्यक्ष होणं ही गोष्ट निराळी अलग आहे पण मुखाच्या ठिकाणी आरशा वाचून जे प्रत्यक्षत्व राहत ते कोणाच्याही दृष्टीने परोक्ष नाही त्यात परोक्षत्व बुद्धी कोणाचीही होत कधीही आपलं मुख आपल्याला सदाच प्रत्यक्ष आहे हे जे आरशा वाचूनच आपल्या मुखाविषयीच परोक्षत्व आहे हे कधीही कोणाला परोक्ष नाही अज्ञात नाही नित्य परोक्ष रूप अशी स्थिती तिथे असल्या आता दर्पणा वाचून मुख पाहत नाही पण मुख मुखाला अपरोक्ष नाही किंवा मुख नाही असा आपला निर्धार झालाय का कधी नाही मुख नाहीचा निर्धार होत नाही मुखाच्या असण्याबद्दल संदेह नाही मुख परोक्ष नाही किंतु सदा अपरोक्ष आहे नित्य अप्रोक्ष आहे ही गोष्ट जर तुम्हाला मुखाच्या बाबतीत कळत असेल तर तीच गोष्ट तिथे सुखाच्याही बाबतीत आहे सापेक्ष म्हणजे दुःख सापेक्ष जे सुख त्या सुखाच्या ठिकाणी सुख दुःख सुख असुख असं बोलता येत पण आत्मा हा सुखस्वरूप असल्या कारणाने सुखस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा तर अभाव आहे त्याच्या ठिकाणी ही उक्ती सुद्धा तिथे संभवत नाही कारण तो सुखरूप आहे तर तिथे सुख म्हणण्याचं काय कारण आहे आत्मा सुखस्वरूप असल्या कारणाने सुखोक्तीही संभवत नाही असुखाची तर गोष्टच बोलायचं कारण सुख आणि असुख सुख आणि दुःख या दोन्हींनी विवर्जित याहून अतीत असलेला जो आत्मा तो आत्मा केवळ सुख स्वरूपच असल्या कारणाने तोच सुख दुःख विवर्जित सुख असुखरहित अशा रूपाने अवशिष्ट राहतो त्या ठिकाणी त्या सुखाची जाणीव त्या जाणीवेला लागणारी वृत्ती ती नसल्यामुळे कधीच संभवत नाही ही जाणीव कोणालाही कधीही होणं शक्य नाही कोणाला होणार नाही त्याच्यावर भिन्न पदार्थ नाही म्हणून भोगता नाही म्हणून त्या त्याला का होणं शक्य नाही लागते आणि वृत्ती आधी सुख आणि अनुभवती असा त्याच्यामध्ये भेद निर्माण केला जाईल ती भेद भिंत त्याच वेळी संपलेली असल्या कारणाने तीही गोष्ट संभवत नाही केवळ सुख मात्र आत्मा शिल्लक राहतो असा याचा तात्पर्य अर्थ आहे पहिल्यांदा होते की आवरण निवृत्तीसाठी होते हा विषय होत आहे त्याच विषयत्व करीत नाही सुखाची जाणीव होईल असं तुम्हाला म्हणताय ब्रह्म म्हणजेच सुख आहे तर ब्रह्माला सुखाची जाणीव म्हणून त्याला म्हणताय असो दि स्वभिनतेनं त्याची जाणीव होणं स्वतःच्या स्वतःच्या ठिकाणी विषयी विषयी भाव निर्माण ही गोष्ट त्याची संभवत नाही हे असं दर्पण ये तो मुखबोधली म्हणजे प्रतिबिंबाच्या अपेक्षेने देखलीपणे एक आसवादी जे जी जीवी देखली पण त्याच स्वतःच जे आहे ते स्वतःच स्वतःच्या ठिकाणी मनुष्य अनुभवित असतो आरसा असतो आरसा ज्यावेळी जातो तेव्हा आरसा एकटा जात नाही तेव्हा आरसा जाताना मुखबोध घेऊन जातो मुखाचा प्रतिबिंब रूपाने होणारा जो बोध आहे तो प्रतिबिंबा होणारा तोय घेऊन जातो आणि बिंब प्रतिबिंब भाव विवर्जित निरपेक्ष स्वरूपाचं असलेलं जे मुखज्ञान ते एकट्याकडूनच स्वतःच स्वतः जाणलं जात म्हणजे भाव निर्माण न होता जाणलं जात हे तुमचं तुम्हाला रोजचा अनुभव हो आहे त्यांनी सांगा नाही नाही आत्ता जागृतीत आरसा बाजूला नेल्यानंतर आरशाच्या सापेक्षतेने मुखाचं जे तुम्हाला प्रतिबिंब दिसत होत आणि त्यामुळे तुम्हाला मुखबोध होत होता की माझं गंध नीट झालंय कळत होत आता आरसा बाजूला प्रतिबिंब त्याच्या बरोबर गेलं आणि प्रतिबिंब गेल्यामुळे तत्सा अपेक्षा आलेला बिंब भाव तो निघून गेला मग बिंब प्रतिबिंब भावर्जीत असं असलेलं जे एक निरपेक्ष मुखज्ञान हे मुखाच ज्ञान कोणाकडून अनुभवलं जात हे एकट्याकडून अनुभवलं जात एकट्याकडनं माझ्याकडनं माझ्या मुखाचं जे ऐक्य ज्ञान आहे मुख ज्ञान आहे हे मुख ज्ञान माझं माझ्याकडून अनुभवलं जातं यात विषयविषयी भाव निर्माण होतो का प्रतिबिंबाला असं जसं समोर पाहतो तसं आपण आपल्या मुखाला समोर पाहतो का पाहत नाही का परोक्ष आहे का संदेह आहे का विपरीत निश्चय आहे का म्हणजे नाही असा विपरीत निश्चय नाही आहे का नाही असा संदेह नाही परोक्ष नाही अपरोक्षत्व आहे पण विषयविषयी भाव नाही मुखाबद्दल एवढ्या गोष्टी पडतात मुखात विषय विषयी भाव त्यावेळी निर्माण होतो ज्यावेळी दर्पण आयना असतो तेव्हा विषयविषयी भाव असतो आयना नसतो त्यावेळी बिंब प्रतिबिंब भाव नसतो आणि बिंब प्रतिबिंब भाव विवर्जित मुखज्ञान आहे हे मुखज्ञान अनुभविणारा माझा मी आहे आणि माझा मी माझ्या मुखज्ञानाला अनुभवितो त्यावेळी त्याच्यात विपरीत निश्चय नाही त्याच्यामध्ये संदेह नाही त्याच्यामध्ये परोक्षता नाही अपरोक्षता पण विषयी विषयी भावना एवढ्या गोष्टी मुख ज्ञानात पडतात का मुख नाही असं म्हणता येईल का आता कारण शून्यवाद यायचं ना आपला डोक्यात कारण तुम्ही लोकांना हेच सांगता ना की तुमच्या शून्याचा अनुभव नाही तर मग शून्य कसं मानता मग तुमच्या आत्म्याचा अनुभव नाही तर आत्मा कसा मानायचा तुमच्या मुखाचा तुम्हाला अनुभव नसताना तुमचं मुख कस मानायच सांगा एवढ्या गोष्टी मान्य करायलाच पाहिजे हा एवढा एक दृष्टांत समजला स्वरूपाचा म्हणजे स्वयंप्रकाश कसा आहे हे तुम्हाला एवढ्या पाच गोष्टी त्याच्या ध्यानात ठेवल्याच पाहिजे इतकं लक्षात ठेवत आरसा या उपाधीने बिंब प्रतिबिंब भाव ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी मुखात विषय विषयी भाव निर्माण विश झालेला असतो हा विषय विषयी भाव तुम्ही पूर्ण लक्षात घेतला म्हणजे आता त्याच्या पुढचं लक्षात ठेवायचं तो आरसा बाजूला नेला किंवा माणूस बाजूला सरकवला काही दोन्ही पैकी करा त्यावेळी काय उघडत आरशाच्या संबंधाने उपाधी संबंधाने निर्माण झालेला बिंब प्रतिबिंब भाव संपला म्हणजे काय संपलं विषय विषयी भावाचं काम संपलं आता काय राहिलं आता केवळ मुख राहिलं बिंब प्रतिबिंब भाव विवर्जित निरपेक्ष मुख राहिल्या बिंब कसा आहे निरपेक्ष बिंब भाव हा प्रतिबिंब सापेक्ष आणि मुखभाव हा प्रतिबिंब निरपेक्षा प्रति परस्पर सापेक्ष असलेला तो त्या आरशा बरोबर आता केवळ निरपेक्ष राहिलेलं जे मुख त्या मुखाचा जो बोध आहे त्या मुखाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण आपल्याकडून अनुभवित असतो बोलताना हे मी बोललो या बोलण्यामध्ये विषयी विषयी भाव वा का वा पण मी आपल्याला असं विचारतो की माझा जो आता मुखबोध आहे कधी आरसा बाजूला नेल्यानंतरचा तो माझा मुखबोध हा मला परोक्ष आहे का मला माझ्या मुखबोधाविषयी मुख असा आहे का बोध कि माझ मुख नाही म्हणजे विपरीत निश्चित आहे माझ मुख आहे का नाही संदेह नाही माझं मुख आहे कोण कशावरून तुम्ही सांगता माझा प्रत्यक्ष अनुभव आहे तुझा अनुभव आहे त्याच्यात विषय विषयी भाव आहे का नाही कारण विषय विषयी भाव निर्माण करणारी उपाधी निघून गेल्या म्हणून संदेह विपरीत निश्चय परोक्षता व विषय विषयी भाव याहून विवर्जित मुखबोध जसा प्रकाश अपरोक्षत्वाने सदा असावा अगदी त्याच पद्धतीने आपलं आपल्याला स्वरूप म्हणजे सुख स्वरूप या सुखा हे सुख परोक्ष नाही या सुखामध्ये संदेह नाही या सुखामध्ये विपरीत निश्चय नाही आणि या सुखामध्ये सुख व ब्रमाला त्याची जाणीव असा विषयविषयी भाव ही त्याच्यामध्ये नाही आणि सुखरूपता सदा अप्रोक्ष याच साक्षात अप्रोक्ष ब्रह्म ती तर कायम स्थिती आहे एवढं जर एका समजलं तर हाच साक्षात अजून काय करायचं सांगतो जीवनमुक्ती ही स्थिती ज्याला प्राप्त झाली नाही ही स्थिती ज्याला प्राप्त झाली त्याला जर प्रारब्ध प्रतिबंधामुळे वित्थानदशेत यावं लागलं तर व्युत्थानदशेमध्ये त्याची बाधितानुवृत्तीने जर काही प्रवृत्ती झाली तर त्यात होणारं जे सुख आहे ते मात्र व्यवहारी आहे आणि त्यालाच जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असं म्हटलंय ही स्थिती प्राप्त झाल्यानंतरची वित्थानदशा घेऊन ती संगत आहे ज्या स्थितीत वर्णन चालले तिथे जीवनमुक्तीचा संबंध नाही हे जवळजवळ विदेश कळवल्यासारखा आहे जवळजवळ कारण अजून देह आहे लोकदृष्टीने म्हणून आपल्याला जीवनमुक्तीच्या विषयाची जीवन जीवनमुक्तीमध्ये पुरुषार्थ नाही असं तुम्ही सांगितलं पुरुषार्थ एवढं दुसरं काय प्रारंभ असतो प्रतिबंध म्हणून त्याला ब्रह्मभाव जाचव करा म्हणून येतात त्याच्यापेक्षा <laughs> जास्त आहे सुशुक्तीपेक्षा अधिक आहे आणि एकदम विधेयक कैवल्य म्हणून तर या प्रकरणामध्ये मुख्य कैवल्य दशा काय त्याचं आपण वर्णन करतो आता जीवनमुक्तीच्या व्यवहाराबद्दलच वर्णन आणि ते पुढे <laughs> नवव्या प्रकरणात महाराजांनी स्वतंत्र लिहिलेलंच आहे जीवनमुक्तीविषयी अतिशय उत्कृष्ट तुम्ही आता त्या सुखाचं काय होईल असं विचारताय त्यावेळी तुम्हाला अशी भीती वाटेल इतकं ब्रम्हज्ञानाचा ऐश्वर्याय असं तुम्हाला त्याविषयी आश्चर्य वाटेल त्यावेळी तुम्ही कान वरण वर करा म्हणजे कान टवकारून तुम्ही ऐकायला डोळे वाटावून बघायचं कारण नाही डोळे वाटावून बघायचं काम नाही कान टवकारून उत्करण होवे आहे तो उत्करण ऐश्वर्याने त्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलं कारण जिथे उपाधीचा त्रैकालिक आहे तिथे सुखरूप आहे उपाधीचा संबंध संपूर्ण असूनही त्यापासून तो अदिप्त राहतो त्या उपाधीचा त्याला संबंध होऊ शकत नाही हे ऐश्वर्या ऐकल्यावर उत्करण नाही माल तर काय वाटतं ते निर्माण होणार जे सुख त्या व्यवहार्य सुखामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होत तो, तो प्रसंग हा नाही तो प्रसंग पुढे यायचा थोडी कळस असा एक दोन चार प्रकरणाची म्हणजे असं सांगण्याच तात्पर्य अशी ही सुखस्थिती असल्यामुळे या सुखामध्ये विपरीत निश्चय नाही या सुखामध्ये संदेह नाही हे सुख परोक्ष नाही आणि हे सुख अपरोक्ष रूप असल्यामुळे तिथे विषयविषयी भाव नाही म्हणून शून्य ज्ञान नसून हे सुखरूप आहे समज <coughs> <coughs> <coughs> ज्यावेळेस एखादे पुरुषात प्रकृतीचा दोष होतो त्यावेळेस त्या दोषाने स्वतः सुखरूप असल्यामुळे त्यास सुख होणे नाही व सुख नाही हेही म्हणणे ज्या मूळ सुखापुढे संभवत नाही आरशात मुख न पाहता त्याला सन्मुखपणा व विनमुखपणा नाही त्याप्रमाणे सुख दुःख विवर्जित केवळ सुख परमात्मा आहे परमात्मा शुद्धी वाक्याला विषय होत नाही इतकेच नव्हे कि तू सर्व शास्त्रांना विषय होत नाही हे सांगतात केवळ आपल्यालाच विषय होत नाही असा नाही कोणत्याही शास्त्राला कोणत्याही शब्दाला तो विषय होत नाही शब्द अविषय स्वरूपाचा सर्व प्रमाण अविषयक स्वरूपाचा आहे ही गोष्ट अजून स्पष्ट रीतीने सांग सर्व सिद्धांताची उजरिया सांडोणी या निधसुर्या आपल्या हात सूर्या तो सांडोनी हा शब्द दोन्हीकडे लावायचा काय पहिलं सर्व शास्त्राची उजरिया सांडोणी निधसूर्या सांडोणी सर्व शास्त्रांची जी कुशलता आहे सर्व शास्त्र सिद्धांताच कौशल्य आहे त्याला सोडून आणि निधसूर्या म्हणजे अज्ञानाला या म्हणण्यामध्ये काय दिसून येत कि शास्त्रसिद्धांताला शब्दालाही तो विषय होत नाही आणि त्याच मूळ कारण जे अज्ञान त्या अज्ञानाचं जे आवरण त्यालाही तो विषय होत नाही किंवा अज्ञानाच्या दृष्टीने जर म्हणू लाग पाहू लागलो तर, तर जेवढे म्हणून शास्त्रसिद्धांताने प्रतिपादन केलेली गोष्ट असेल ती सर्व सर्व अज्ञानाला धरूनच बोलली आहे म्हणून निदसुरिया व सर्व शास्त्रांच्या असलेल्या सर्वच्या सर्व विचारसरणीला त्या कुशलतेला कुशलता कौशल्य कुठले हे कौशल्य कोणत्याही युक्तीने प्रमाणाने मांडलं तरी त्याला तो विषय होत नाही हा त्यातला मूळ भाग आहे कारण काय जे जे सिद्धांत प्रतिपादन केलेले आहेत त्या सिद्धांताचा जर आपण विचार करू लागलो तर आविद्येने आवृत झालेला जो परमात्मा त्या अविद्येच्या सापेक्षतेने ब्रह्माला नेहत्व निर्माण करून नेहत्व पत्करून कल्पून मानवी ती संगती लक्षात घेऊन मग प्रत्येक शास्त्र सिद्धांत प्रवृत्त झाला आणि जर कोणी असं म्हणेल की मी याचा परित्याग करी, कशाचा या शास्त्राने मानलेल्या अविद्या आवरणाचा तर त्याच्या दृष्टीने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलीही विचारसरणी युक्ती प्रवृत्त होऊ शकत नाही कारण अनावृत ब्रह्माला कोणीच विषय करू शकत म्हणून जे जे शास्त्रसिद्धांत प्रतिपादन केले आहेत परमात्मा हा स्वतःचा स्वतःला विषय असल्यामुळे शास्त्राचाही तिथे संबंध नाही त्याचा तोही जाणत नाही म्हणजे इतर त्याला कोणी जाणू शकत नाही कारण त्याच्यावर भिन्न कोणी नाही त्याचा तो जाणू शकत नाही स्वयंप्रकाशामुळे त्याच्या स्वरूपामध्ये विषय विषय भाव निर्माण होऊ शकत नाही म्हणून स्वसंवेद्यत्व त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मग दुसऱ्यालाही विषय होत नाही व स्वचा स्वलाही विषय होत नाही मग तो नाही असं नाही तो आहे पण त्याच्या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे संशय नाही विपर्यास नाही परोक्षता नाही अपरोक्षता असून विषय विषय भाव नाही म्हणून त्याला नाही म्हणायची सोय नाही असा तो सच्चित आणि आनंदरूप आत्मा आहे हे त्यातलं मूळसा अज्ञानविषयक अनेक सिद्धांत म्हणजे ब्रह्म अज्ञान विषयक आहे अज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी जेवढे म्हणून शास्त्र सिद्धांत प्रतिपादन केले ते सर्वच्या सर्व ब्रह्माला अज्ञान सापेक्ष ज्ञेयत्व कल्पून सांगितलेले आहेत असं ध्यानात एकही सिद्धांत असा नाही कि अज्ञानसापेक्ष ज्ञेयत्व न मानता प्रतिपादन केले प्रत्येक सिद्धांत प्रतिपादन करते अज्ञान भाव असलेला अंगीकार करून मग सगळ्या शास्त्राची प्रवृत्ती झाली आहे शास्त्रे कुठलीही शास्त्र घ्या सगळीच्या सगळी अगदी साक्षात वेद सुद्धा अविद्याविनाशाची पात्रे ती अधिकार आहे त्यांचा त्यांची योग्यता पण अविद्या निवृत्तीपुरतीच त्यांची योग्यता ती तदाकार होऊन फक्त अज्ञान निवृत्त करणं एवढं त्यांचं काम आहे आत्मा स्वयंप्रकाश असल्याकारणाने त्याच्या प्रकाशनार्थ आता कोणाची आवश्यकता नाही असं असल्याकारणाने वाचून मी न होती स्वतंत्र आत्मबोधी म्हणूनच तर आत्मज्ञान हे वस्तुतंत्र आहे ते क्रियातंत्र नाही आहे ते तुमच्या कोणाच्या आधी नाही फार फार था तर तुमच्या या दृष्टीक्रियेचा उपयोग अविद्या निवृत्तीपर्यंत आहे अविद्येचं झालं की त्या वृत्तीचा काहीही उपयोग नसल्या कारणाने पुढे ती वृत्तीही राहते केवळ स्वयंप्रकाश परमात्मा ही उत्तम स्थिती अशी वडील पण तत्पूर्वी जेवढी म्हणून शास्त्रसिद्धांत आहेत किंवा जेवढी म्हणून शास्त्र प्रवृत्ती आहे ती ब्रह्मविषयक अनेक सिद्धांत प्रतिपादन करते वेळी अज्ञान सापेक्षताच त्यामध्ये असल्यामुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शास्त्र व शास्त्र महावाक्यजन्य वृत्ती हे अज्ञान निवृत्तीपूर्ती समर्थ आहे त्याच्या पुढे त्यांचं काही काम चालत आत्मा स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्याच्या प्रकाशनार्थाचा कोणाची आवश्यकता नाही असा असल्याकारणाने वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी म्हणूनच तर आत्मज्ञान हे वस्तुतंत्र आहे ते क्रियातंत्र नाही आहे ते तुमच्या कोणाच्या आधी नाही फार फार था तर तुमच्या या दृष्टी क्रियेचा उपयोग अविद्या निवृत्तीपर्यंत आहे अविद्येचं आवरण निवृत्त झालं की त्या वृत्तीचा काहीही उपयोग नसल्या कारणाने पुढे ती वृत्तीही राहत नाही केवळ स्वयंप्रकाश परमात्मा राहत असल्या ही उत्तम स्थिती अशी आवडची पण तत्पूर्वी जेवढी म्हणून शास्त्रसिद्धांत आहेत किंवा जेवढी म्हणून शास्त्र, शास्त्र प्रवृत्ती आहे ती ब्रह्मविषयक अनेक सिद्धांत प्रतिपादन करते वेळी अज्ञान सापेक्षताच त्यामध्ये असल्यामुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शास्त्र व शास्त्र महावाक्यजन्य वृत्ती हे अज्ञान आणि वृत्तीपूर्ती समर्थ आहे त्याच्या पुढे त्यांचं काही काम चालत म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात ते आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जर मी विचार करू लागलो ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने जर विचार करू लागलो तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कारण स्वरूप असलेलं जर अज्ञान मुळात नाहीच तर मग ज्ञानाच्या आकाराने ते मला दिसलं ते मला भासलं मी त्याला प्रत्यक्ष केलं हे सुद्धा बोलणं संभवत नाही जर कोणी असं म्हणू लागला तर ते सुद्धा अज्ञान रूपच आहे असं समजा तुम्ही ते सुद्धा अज्ञान रूपच असं समजा कारण जे जे काही तुम्ही व्यवहार म्हणून बोला जे जे जाणीवेच्या संबंधाने असेल जे जे वृत्तीसंबंधाने असेल पुढच्या आश्रयाच्या संबंधाने विषयाच्या संबंधाने प्रकाराच्या संबंधाने असेल हे सांगण्याचं कारण आहे प्रकार विषय आश्रय याहून अंतरंग केवल उपाधी उपाधिता है परब्रम्ह स्वरूपा मुड़ी संभव ना ज्ञान माला ज्ञान मैं आक्रोक्षा अज्ञान रूपच है समझा कारण अज्ञान सापेक्षतेशिवाय हा व्यवहार हो अज्ञान सापेक्षता एकदा तुम्ही मानलीत मग अज्ञान सापेक्षा आहे अज्ञान सापेक्षिक आहे अज्ञान सापेक्षापेक्षा आहे ठिकाणी हा सापेक्ष भाव सदाचा संपुष्टात येतो म्हणून महाराज म्हणतात निधसूर्या सांडोष्ट अज्ञानच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर नसेल तर अज्ञानाच्या संबंधाने निर्माण केलेल्या शास्त्र कक्षा शास्त्रसिद्धांत कक्षा शास्त्र प्रतिपादित एकानेक युक्ती त्या तरी कशा संभवणार त्याही तिथे संभवत नाही त्याचं कारण ह्या सगळ्या युक्ती अज्ञानसापेक्षक आहेत मुळात अज्ञानच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसल्यामुळे अज्ञानसापेक्ष असलेल्या शास्त्रयुक्ती वा शास्त्राने प्रतिपादन केलेलं सर्व त्या सर्व सर्वच अज्ञान रूप तेही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे एवढं सांगून ज्ञानेश्वर महाराज थांबले नाही त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांना याही पेक्षा सूक्ष्म सिद्धांत प्रतिपादन करायचा म्हणून काय सूक्ष्म सिद्धांत प्रतिपादन करायचा तो अविद्या जपेक्षा कक्षेला वा शास्त्राच्या विचारसरणीला विषय होत नाही यात मोठं नवल नाही आपला हात चोरी या जो आपला हात आपण चोरतो म्हणजे तो आपल्या स्वतःचा स्वतःला विषय होत नाही जास्त बारकाव्याने सांगायचा कारण माणसाला शेवटी असं वाटतं की दुसरा कोणी जाणू शकत नाही हे आम्हाला समजलं हो पण ज्याचं त्याला तरी तू जाण्याला का हरकत आहे ही शंका माणसाच्या मनात नेहमी असते तर ती शंका निवृत्त करण्यासाठी किंवा स्वसंवेद्य या पदाला धरून जसं पूर्वी आपल्याला मी सांगेन स्व म्हणजे स्वतः आणि संवेद्य म्हणजे जाणण्यास योग्य स्वतः स्वतः जाणण्यास योग्य असा अर्थ मनात घेऊन पूर्वपक्षी नेहमी बोलत असतात त्या दृष्टीने महाराज म्हणतात असं कोणी म्हणेल महाराज म्हणतात पुढील चोरीचे हा दृष्टीबंध निपे आम्हाला माहिती आहे म्हणले व्यवहारामध्ये की व्यवहारामध्ये गारुडी काय करतो गारुडी हा नेहमी दृष्टीबंध निर्माण करीत नजरबंदीचा खेळ असं म्हणतातीचा खेळ करणारा जो गारुडी असतो तो स्वभिन लोकांच्या सगळ्यांची नजरबंद करतो नजरबंद करून तो आपला खेळ सुरू करतो त्या खेळामध्ये काय असतं विशेष लोकांची नजरबंद करणं पहिलं का आणि तेवढ्यावर थांबत नाही त्या लोकांच्या नजरबंदीमुळे दृष्टीने एक प्रकारची आणि भूल निर्माण करतो त्या दृष्टीमध्ये एकदा भूल निर्माण झाली तो दृष्टीबंध एकदा निर्माण झाला मग त्या दृष्टीबंधामध्ये चल चल चल चल, चल म्हणतो की लगेच एक रुपये नसलेली गोष्ट प्रगट करतो चल चल चल चल म्हणतो की असलेला एक रुपया एकदम दुप्त कर दिसत असलेली वस्तू अदृश्य करणं अदृश्य असलेली वस्तू प्रगट करणं असा त्याचा खेळ साखा म्हणजे दृश्य पदार्थ अदृश्य करणं अदृश्य पदार्थाला प्रकट करण असा सारखा त्याचा खेळ चाललेला असतो पण हा खेळ करीत असताना तो गारुडी आपल्या स्वतःला अदृश्य करीत नाही तो स्वतः अदृश्य होत नाही तो स्वतः खास स्वारी असतो तिथे आणि आप आपल्या दृष्टीला सुद्धा नस वस्तूच लपण प्रकट होणं एवढाच बंध निर्माण होतो आपल्याला गारुडी दिसत असतो पण गारुडी अदृश्य झाल्या असं आपल्या नजरेमध्ये तो निर्माण करू शकत नाही तो स्वतःचा स्वतः होत नाही प्रगट होतो अदृश्य होत नाही कुणादृश्यही होत नाही स्वतःच्या बाबतीत हा जसा आदृश्य व प्रगट होत नाही त्याबरोबरच लोकांच्या नजरेचा आणि तो चोरणार आहे लोकांच्या नजरेला तो बंद करतो दुसऱ्याच्या दृष्टीला तो भरळ पाडतो पण त्याच्या दृष्टीला तो भरळ पाडू शकत तो काय करणार काय तो पाडला का बनला तर दाखवणारा कोण हो तो खेळ करणारा माणूस बघ्या होत नाही तो गारुड्याच्या दृष्ट्या मोठा बारकामाने लक्षात ठेवायला पाहिजे किती गोष्टी महत्वाच्या आहेत की तो स्वतः अदृश्य होत नाही तो स्वतः प्रगट होत नाही व स्वतःच्या दृष्टीला तो कधी बंध निर्माण करेल स्वतःच्या दृष्टी तो चोरू शकत त्याची दृष्टी त्याला काय माहीत असते मी काय करतो आहे हे त्याला नक्की माहित आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल तुमच्या दृष्टीला भुरहळ पडत असेल त्याच्या दृष्टीला तो कधीही बुरहळ पाडू शकत नाही हे झालं लौकिक गारुड्याचं यावेळी म्हणून पुष्कळ गारुडे बघितल्या या लव लौकिक गारुड्याच्या योग्यतेचं सुद्धा आपल्याला नाही आहे जमत लक्ष ठेवा आपल्याला त्या लौकिक गारुड्याला सुद्धा पाहिल्यानंतर एवढं समजत नाही तो आपल्याला भुरळ पाडून आपण त्यातच सापडतो मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असले गारुडे मी रगड बघितले त्या गारुड्यांच्यामध्ये या खेळाचं मी सं संपूर्ण स्वरूप पाहिलं स्वभिन लोकांच्या दृष्टीला तो गोरळ निर्माण करतो दृष्टीबंध निर्माण करतो प्रगट वस्तू अप्रगट करतो अप्रगट वस्तू प्रगट कर दृश्याला अदृश्य करतो अदृश्याला दृश्य करतो पण स्वतः मात्र अदृश्य होत नाही लपत नाही प्रगट होत नाही इतकंच नव्हे तर स्वतःच्या दृष्टीला तो बंधही निर्माण करू शकत नाही पण हे श्रीगुरुराया तुमचं नव मात्र व अलौकिक आहे तुम्ही गारुडी मात्र गुरु गारुडी आला धावनी हा गारुडी काही विलक्षण आहे लोकविलक्षण आहे अलौकिक स्वरूपाचा आहे याचा लोकोत्तरतेचं तेच, याचा असामान्य असामान्य तुम्ही मी पाहिलं ते खरोखरीच मनुष्याला आश्चर्याने चकित करणार आहे आश्चर्याला आश्चर्य वाटावं एवढे अलौकिकत्व काय त्याचं का कारण असं तुझा नवलाव काय तुझा नौलाव पेला कि तुझा ठिका तुझा आश्रया रहा आश्रिया रहून तुला विषय करनी कल्पित अया मयेन आप अंश आले अपले स्वरूप आने आपित भेदा लेश नसले जे ले जीव क्या जीवानी तू दृष्टि चोरतोस पाला तिथे कस आहे स्वभिन लोकांची तो गारुडी दृष्टी बंध निर्माण करतो त्यांच्या दृष्टीला तू भुरळ पाडतो इथे तुझ्याच स्वरूपाशी एकूप असलेली तूच म्हणतेस ना पंधराय की तुझा सनातना तुझ्या स्वरूपाने युक्त असलेले तुझेच अंश असले नवे नवे तुझेच स्वरूप असलेले जे जीव त्यांची दृष्टी तू चोरतोस त्यांच्या दृष्टीला तू भुरळ पाडतोस त्यांचा दृष्टीबंध तू निर्माण करतोस हा पहिला नव एक आणखी <laughs> विशे एक विशेषता एकाला कोणाला तरी अनावृत करून श्रोत्रीय त्याला गुरु बनवतोस हे गुरु गारुड्याचं चालल्यावर काम पुन्हा त्याला गुरु बनवायचा इतकंच नव्हे तर त्या गुरु गारुड्याच्या तत्वज्ञाना उपदेशापासून त्याला प्रबोध करण्यापूर्वी तूच स्वतः म्हणजे आपल्या स्वरूपाच्या स्वरूपाने तू स्वतःला कुठल्याही बाजूने त्याने कितीही विचार केला त्याला सापडणार नाही स्वमायेचे लावून आडवस्त स्वतःच्या मायेच्या उपाधी मध्ये ब्रह्मरूपान तू लगत इकडे याला जीव त्याचा दृष्टीबंध निर्माण करतोस तू स्वतः ब्रम्ह माया नावाच्या एका पडद्याखाली त्या आवरणाखाली तू स्वतः लपून बस बसतोस तू ब्रह्मरूपाने लपून बसतोस मग हे कोणाला तरी गुरु करायचे आणि तो श्री गुरु वेद श्रीगुरु वेदशास्त्राधिकांचा अध्ययन केला असायचा तो श्रोत्रीय तो ब्रह्मनिष्ठ तो श्रोत्रीय महापुरुष तो श्री गुरु त्या शिष्याला प्रवृत्त होतो एक शिष्य एक गुरु हा रुढला विवार। तो व्यवहार अगदी खरा करायचा आपण व्यासपीठावर बसायचं त्याला खाली बसरायचं त्याला एक नारळ आणायला सूपय आणायला लावायचा काय आणि त्याला म्हणायला लावायचं काय कार्पण्य दोषो पत स्वभाव हा पृच्छामित्वान धर्म संपूर्ण नाटक तयार केले त्याचे गारुडीच आहे बोलून चालून आणि त्या नाटकामध्ये एकाला श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ केलं त्याला उपदेश करायला लावला इकडे जीवाला त्याचा दृष्टीबंध निर्माण केला आपलं स्वरूप असलं त्याला आपणच करायचं असतं नाटक ज्यांना करायचं त्याच हे काम आहे सगळं मग तो नाटक करण्यामध्ये एकाला जीव करतो आपण स्वतः मायेच्या आठ वस्त्राखाली लपून राहतो इकडे एकाला श्री गुरु म्हणून बनवून त्याला उपदेश करायला प्रवृत्त करतो आणि एकाला शिष्य बनवतो की जो तिथे त्यांना शरण जाऊन समीत पाणी श्रोत्रियम ब्रम्हनिष्ठम तद्ानाथम गुरुम एव अशी वाक्य रचना करून श्रुतीच्या द्वारे त्याला शरण जायला लावतो श्रद्धा संपन्न बनवतो तो साधन चतुष्टय संपन्न होऊन तिथे जातो गेल्यानंतर त्यांच्याकडनं तत्व नसल्या महावाक्याचा उपदेश करायला लावतो आणि त्या उपदेशाच्या द्वारे घडत काय त्या उपदेशाच्या द्वारे तू स्वतः महावाक्यजन्य वृत्ती ज्ञानाने आवरण निवृत्त होऊन आवरण निवृत्तीपूर्वक ब्रम्हूपाने अभिव्यक्त होतोस व त्या जीवाला माझा आत्मा ब्रम्हरूप अशा ज्ञानावर तू आरोढ करतोस अहम्रस्मित्या वृत्तीवर कर आरोढ करतोस म्हणजे तू लपलेला त्या वृत्ती ज्ञानाने आवरण निवृत्त करून टाकतोस आणि तू मात्र लपलेला पुन्हा अभिव्यक्त होतोस एवढं नव्हे तर त्याही पुढे जाऊन सांगायचं तर त्या अभिव्यक्तीमध्ये तू, तू स्वतः प्रकट होऊन <conteú> त्या अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचा अपरिहार्य अटल परिणाम म्हणून ती अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीच ते वृत्ती ज्ञानच सर्व खलविद्रशा अपार बोध सागरामध्ये याही खेळापर्यंत तो नेऊन त्याला पोहोचवतोस व त्या पूर्ण वृत्तीला पावलेला महात्मा त्या वृत्तीनिवृत्तीनंतर निर्वृत्ती दशेलाही तो प्राप्त होतोस त्यावेळी केवळ वृत्ती निवर्जित तर मात्र आत्म आत्मस्वरूपाने तू उरतोस हे श्री गुरु राहत तू तर खरोखरी अतिशय विलक्षण गारुडी आहे म्हणायचं आपुला हात तो रिया आपण चित दुसऱ्याला विषय होत नाही आज काय मोठं नवाल आपण आपल्याला स्वतःला तू विषय होत नाहीस स्वस्वरूपामध्ये विषय विषय भाव तू निर्माण होऊ देत नाहीस असा एक जिन्सी स्वयंप्रकाश आहेस होणा तुझा या ज्ञानातला पाहून मला मोठं आश्चर्य वाटतं म्हणून महाराज म्हणतात की खरा गारुडी आहेस म्हणून अन्याला विषय होत नाही व स्वचा स्वला विषय होत नाही असा तू अवशिष्ट राहतोस हा तुझा खरोखरी नवलावा आहे आपुला हा तो चोर्या आपण चुक वाच सर्व सिद्धांतातील अज्ञानंत हे चोर आपला हात आपण चोरणं म्हणजे आपण आपल्याला विषय नव्हत दुसऱ्याच्या दृष्टी चोरणं म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टीला बंधन निर्माण करणं आपला हात आपण चोरून राहणं म्हणजे आपण आपल्याला विषय नव्हत दुसऱ्याला तर विषय व्हायचंच नाही पण आपल्याला विषय व्हायचा मी तुम्हाला काल गोष्ट सांगितलं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की तात्या दुसऱ्याला नियमात वागा म्हणून कडक सांगत असत ना इतक्या कडक नियमात आपणही वागत होते हे ध्यानात म्हणजे त्या नियमाचे विषय लोक तर होत पण ते स्वतः होत असत ते मी सुद्धा काय नसतो मी सुद्धा बरोबर वेळेवर वागत माझ्या त्याच्या नियमामध्ये काय फरक नाही सगळ्यांना सांगत होती एकदा वाढून घ्यायचं पुन्हा वाढून घ्यायचं नाही कमी झालं मागायचं नाही जास्त झालं टाकायचं नाही तुम्ही टाक्यांचं वैभव जरी संगती तुम्ही केली असली तरी तुमच्या पाहण्यात माझ्या पाण्यात असलेला जो फरक तो तुम्हाला या भाष्या बोलण्यात जाणवेल तुम्ही हे पाहिला असेल पाहिल्याबद्दल नाही पण तुमच्या बघण्या आमच्या बघण्याचा दृष्टिकोन अँगल्स काय त्याचे तेव्हा ते टाकायचं नाही आणि मागायचं नाही हा नियम आमच्यासाठी ठीक होता आपल्या स्वतःला ते म्हणणे मला पण मला एकदा वाढायचं ते पुन्हा मला मी मागणार माझ्या पोटाचा अंदाज मला बरोबर आहे म्हणायचे आता <laughs> तुमच्या पोटाचा जर तुम्हाला अंदाज नसला तर जेवता कशाला हो ते काय म्हणायचे जेवतो तुला जर तुझ्या पोटाचा अंदाज नाही वेड्या तू ब्रह्मज्ञान काय संपादन करणार ब्रह्मज्ञानाला निघालाय <laughs> बावलट आता नेहमी म्हणायचे बर का त्याच्याकरता मी सांगितले की देव दुसऱ्याला ज्या नियमानं वागवतो त्या नियमाने आपण काय दुसऱ्याला काय नियम त्यांना विषय व्हायचं नाही त्याच कोणाला ना विषय व्हायचं त्या देवाला विचारलं लोकांना विषय होत नसा ठीक आहे लोकांच्या करता नियम बरोबर आहे तुमच्याकरता नियम माझ्या करता नियम सुद्धा तसाच मी सुद्धा मला विषय होणार कारण विषय विषय भाव दुसऱ्या मध्ये निर्माण झाला की तिथे जडत्व येणारच मुख्य त्यातलं तात्पर्य आहे विषय होतो तो तो जड होतो सीमित होतो मर्यादित होतो हा, मर्याद स्वरूपाचा असल्या कारणाने स्वतःचा स्वत ही विषय होत नाही स्वतःचा स्वतःला विषय न होणं म्हणजे आपला हात चोर्या आपण वाच मग जगद अधिष्ठान असलेला एकमेव अद्वितीय परमात्मा स्वतःच स्वतःला उरतो तिथे ज्ञान व त्या ज्ञानाच्या सापेक्ष अज्ञान या दोन्हीही गोष्टी संभवत नाही ज्यावेळी अध्यात्म होतो त्यावेळी मात्र हा खेळ खेळताना ही गोष्ट निर्माण करतो काय निर्माण करतो एकाला ज्ञान देतो एकाला अज्ञान देतो एकाला आपण जीवा जीवरूपाने त्याला परोक्ष बनवतो त्याला त्याला आत्मस्वरूपाविषयी अज्ञान निर्माण करतो आपण मायेच्या आडवस्त्रामध्ये लपून राहतो इकडे एकाला श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु करतो एकाला ते साधन चतुष्टे संपन्न असा अधिकारी निर्माण करतो त्याच्याशिवाय गुरु शिष्य संप्रदायचा आणणार का हे नाटक म्हणलं ते सगळं व्हायलाच पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी तो निर्माण करतो त्यावेळी एकाला ज्ञान एकाला अज्ञान निर्माण करतो पण ज्यावेळी अशा स्वरूप स्थितीला जातो त्यावेळी त्या नाटकाच नाटकाचा शेवट काय नाटकाचा शेवट हा आहे की श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंच्या मुखाने महावाक्य श्रवण करून तज्जन्य असलेली अशी अहम ब्रह्मास्मित्याकादक वृत्ती हे स्वगत स्वरूपाची असलेली ती सर्वं खल्विदं ब्रह्मा अशा व्यापक स्वरूपामध्ये परिणत होते व तीही वृत्ती सरते शेवटी निवृत्त होऊन एकमेव अद्वितीय परमात्मा चिल्लक राहतो ना ब्रह्माला आत्मायेचं आवरण असतं ना जीव आपल्या स्वरूपाला त्यावेळी विसरलेला असतो हे सगळं तो करतो माया विशिष्ट परमेश्वर करतो करतो तेव्हा हे तो करतो हे उद्देशून बोलणं चाललंय ते उपाधी समोर ठरून देऊन बोलणं चाललंय कारण सगुण तोच निर्गुण आहे निर्गुण तोच सगुण असल्या कारणाने रूपाला तरी तोच आणि स्वपाधिक रूपाने हा खेळ करू लागला तरी तोच त्याला आपल्या स्वस्वरूपाचा कधी विसर पडला नाही एवढं सगळं करून त्या कर्त्याला जर एकदा त्याचा स्वरूपाचा विसर पडला मग <laughs> काय <laughs> जायचं तो आपल्या स्वरूपाला पक्का असतो धनं हे तर गंमत आपण आपल्या स्वरूप आपला सुद्धा तसाच खेळ पण आपण आपल्या स्वरूपापासून फार दूर गेलो आहोत अज्ञानामुळं म्हणून आपल्याला कळत ना नाही त्याला अज्ञानाचं आवरण नसल्यामुळे तो आपल्या स्वरूपावर जाग्यावर काय माहिती त्याला काही होत <Sanye> उजरिया म्हणजे इतर शास्त्रांच्या उजर्या म्हणजे हे मी बोललोय कधी निर्माण करतो तेव्हाच मी तुम्हाला बोलतो म्हणजे अध्यारोपातलं मी हा अज्ञानाला धरून हे सगळं बोलणं केले अज्ञान सापेक्ष व्यवहार प्रतिपादन करून सरते शेवटचा हा विषय का जेव्हा हा एवढा मांडलेला पसारा तो मोडतो त्यावेळी काय घडतं त्यावेळी आपुला हात चोरी आपण ही स्थिती निर्माण होते तेव्हा हे निर्माण होते जाते तेव्हा ती जाते ते तुम्हाला हा दृष्टांत देण्याचं कारण असं आहे की पुढील बंधून निपजी पुढे चोरी जे हा दृष्टी बंधू निपजी परी नवल लाजव तुझे आपण पेचोरे ते आपण पेचोरीचा अर्थ तुम्हाला सांगण्याकरता मिस मौलीने तिथे गारुड्याचं उदाहरण देऊन हा विस्तार प्रतिपादन केला आणि त्यांचा नवलाव का हा नवलाव आहे की तो गारुडी स्वतःचा स्वतःला लपत निघेल आणि त्याच्या दृष्टीला बुरव पडते पण इथे देव स्वतः लपतो हे विशेष आहे कारण या नाटकामध्ये त्यांनी भाग घेतलाय हे विशेष आहे तो गारुडी त्या गारुड्याच्या पुन्हा आम्ही एकदा लपलो त्याच्या दृष्टीला पुन्हा सुटता येत नाही त्याला सुटता येत नाही त्या घारीला पांढरी गारवण्याची योग्यता होते म्हणजे घारीची पुन्हा बाईबाईची योग्यता नव्हती इथे देवाला स्वतःला लपता पुन्हा स्वतः तो प्रकट होतो हे विशेष आहे त्या गारुड्याच्या मध्ये या गारुड्याच्या मध्ये हा परत आहे हा गारुडा खेळा धरमला की तेच सगळं या गारुड्याचा असाय हा एवढा खेळ पसारा मांडू नये शेवट त्याचा कुठे होतो आपला हात चोरी चित्रे चोरे नवल लागवत अरे तुझं हे कौशल्य या कौशल्यतेच मोठ नवल आहे किती लागवतो आहे तुझं त्या लाघवाच ही नवल करावं एवढं लागव आहे त्याचं कारण आपण पेचोरे तू स्वतःचा स्वतःला चोरून राहतोस स्वतःचा स्वतःला विषय होत नाही आणि लपायची वेळ तू पण माहीमध्ये लपतोस काय गंमत आहे शोधायला लावण्याला सांगायचं तुम्हाला शोधायला ये आणि आपण मात्र लपून राहायचं तू का नाही प्रगड राहतो नाही राहते लपून राहतो तुझ्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीनं ते आवर्ण होत नाही मात्र हा त्या खेळातला आत्मस्वरूपाच्या बाबतीत परमात्मस्वरूपाच्या बाबतीत प्रतिपादन केलं त्याचं कारण श्रीगुरु आणि परमात्मा एकच असल्याकर दोन्हीकडे वर्णन एकच आहे आश्चर्यमयम् तथे चांग्य आश्चर्य वज्जैन मन्य शृण शुत्वाची शेकडो वर्ष श्रवण करत आहे आणि अशाच पद्धतीने करतायत पुन्हा ते होईच काहीतरी वर्पंग काहीतरी श्रवण करतायत नाही चांगलं संप्रदायपूर्वक मांडी मोडून अगदी आपण सांगतोय अशा पद्धतीने ते श्रवण करतायत कदाचित आपलाही त्याच्यात समावेश असण्याची शक्यता आहे <laughs> मी काही कोणाला नाव ठेवायचं हे ठिकाण नाही पण शक्यता आहे एवढं करूनही न वेगच्या जाणू शकले नाहीत हे त्याचं आश्चर्य तिथे शब्द हे जसं आश्चर्य आहे ना श्रवण करून कसे जाणू शकले नाहीत कोणाच ठेव वर्षानुवर्ष अगदी आपल्या पद्धतीने बोलायचर्यात घेऊन ब्रह्मचारी राहून खडतर व्रत तपश्चर्या करून अगदी जेवढ्या सोहळ्यात सांगतो तेवढ्या सोहळ्यात श्रवण करू नये नेल तेव्हा जाणू शकले नाही काय हेच आश्चर्य न श्रवण करणारे जाणवू शकले नाही त्यात काय मोठ ना मला श्रवण करणारे जाणवू शकले नाही हेही त्या आपलं एक आश्चर्य अज्ञानंत पाठी चातुर्य निध सूर्य अज्ञानाच्या पोटात असलेल्या सगळ्या युक्त्याच त्याच कारण अज्ञान कल्पित ज्ञेय ज्ञापान जो आपला हात पूर्ण आपण असतो किंवा अज्ञान सापेक्ष ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञे भाव कलकून प्रवृत्त झालेली आहे म्हणजे अज्ञानंत पाच आहे यद्य वेदांत शास्त्र परमात्मा विषयी विचार करीत आहे शेवट हाच की परमात्मा कोणत्याही शब्दाला विषय होत नाही कोणत्याही कोणाच्याही शब्दाला विषय होत नाही व स्वतःचा स्वतः विषय होत नाही तरी शून्य नाही हे काय आठवायचं इतके शरद इतके शास्त्रकार हात चोरून राहतो आपण स्वतःला विषय होत नाही का त्याचं एकच कारण तो स्वयंकाळ एका शब्दात त्याच उत्तर दुसरं कोण म्हणणार तुमचं म्हणणं संपणार आहे हे समजून देण्यापुरतं म्हणणं आहे ऐकायला बसलं जोपर्यंत आपण ना तोपर्यंत स्थितीला आपण पोहोचलो मग मला अनुवाद आहे आपला बोलणं बंद पडणार बुडनियाची वार्ता थडी की जे म्हणण्याचा अर्थच असाय की जो नदीत बुडतोय तो मी बुडतोय असं म्हणतो बोंबे सटने आरडाओरडा करायला तो शिल्लक राहिला नाही तो गेला त्याच्यात निघून तो काठावरचा सांगतो आता गेलावर काय बुड काठावरच सांगतोय म्हणजे सांगणारा काठावर असतो असत त्यांना ठेवायचं सांगणारा काठावर असतो तो बुडलेला नसतो आपण <laughs> <laughs> सांगणारे हो, आहोत ऐकणारे म्हणजे अजून काठावर आहोत अजून पाण्यात सुद्धा उतरलो नाही परमात्माखसागर आहे त्या सुखसागरात बुडलेला माणूस अनंत सुखाच्या घेतला जेही तेच स्थिरा होणे तेही तेच झाले ते काय तुम्हाला सांगायला येणार पुन्हा शक्य नाही येणार परमात्माबंध रहीत आपला आपण कसा असतो हे सहा वयाही दृष्टांतपूर्वक सांगतात